निसर्गाचे ऋण झुण गाणे लेखिका आणि अभिवाचिका विद्या हरडीकर सप्रे गाडी महामार्गावरून धावते आहे दोन्ही बाजूला बदाम संत्र्या मोसंब्याच्या आणि पिस्त्याच्या फळबागा मैलोन मैल पसरलेल्या दिसत आहेत कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाचं सावट पडून मधली काही मैलांची फळबाग वाळून गेलेली दिसते मन विषण होत पण हळूहळू उंच वनराजी डोकाव लागते गाडी थांबते हे योसेमिटी ह्या राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेशद्वार खिडकीतून हसरा प्रेमळ आणि खाकी गणवेशातला रेंजर आमचं प्रवेशपत्र पाहतो आमचं स्वागत करतो हातात एक नकाशा आणि वर्तमानपत्रासारखी दिसणारी मार्गदर्शिका देतो आम्ही पुढे निघतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच सूचीपुरणी वृक्षांचं दाट जंगल दिसतंय कुठे लहानशी सपाट कुरणाची हिरवाई दिसते पालकवींची आठवण देणाऱ्या निजबाळांसह बागडणाऱ्या सुंदर हरिणी हिरव्या कुरणी त्याही दिसतात मध्येच बाजूच्या टेकाडावरून दर्शन देणारी सवत्स अस्वलीन सुद्धा दिसते गाडी विसावली आम्ही पाऊलवाट धरली तो वारा फिरतो शिळमुक्त घालतो तो वारा फिरतो शिळमुक्त घालतो अशी शंकर रामाणींच्या कवितेची आठवण देणारी ही पाऊलवाट वाऱ्याच्या सुरात आता पाण्यानं ताल धरलाय वृक्षराजेच्या हिरव्या सतारीचे बोल डोलतायत त्यावर उन्हाचा कवडसा आणि पाण्याच्या तुषारांची इंद्रधून समोर आहे योसेमिटीचा तीन ताली प्रपात, निसर्गाचं रुणझुणतं गाणं हजारो वर्ष निसर्गाचे बदलते ऋतू या मैफलीत रंगून गेलेले आहेत प्रत्येक बदलता ऋतू या संगीत वृंदाला नवनवीन चैतन्याचा साथ चढवतो योसोमिटी राष्ट्रीय उद्यान योसेमिटी व्हॅली आणि अकराशे चौरस मैलाचा हा अफाट परिसर म्हणजे साक्षात चैतन्य आहे दोन तासांपासून दोन हजार वर्षे आयुष्य असलेल्या फुले पाने झाडे पक्षी प्राणी मुकडे, अशा अनेक सजीवांचं हे जीवन चरित्र आहे कुणी त्याला म्हटलं आहे व्हायब्रंट टॅपॅसिट्री ऑफ लाईफ काही हजार वर्षापासून या अनाघ्रात परिसराला माणसांचा स्पर्श होऊ लागला त्यांना या वस्त्रात हे विणतो कोण असा प्रश्न कदाचित पडला असेल का यसोमिटीच्या परिसरानेही येणाऱ्या माणसांना बदललं अवानीची या नावाची इंडियन ज्याला आपण रेड इंडियन म्हणतो ही जमात इथं प्रथम आली असावी असा अंदाज आहे अठराशेच्या सुमाराला इथं युरोपियन्स यायला लागले त्यांनी घोड्यावरून या प्रदेशातल्या वाटा शोधल्या आणि सौंदर्य सुद्धा शोधली इथल्या काही भव्य सुंदर कातळी पहाडांनी ते स्थिमित इथल्या जित्या जातत्या निसर्गाचं विराट स्वरूप त्यांना दिपवून गेलं त्यांनी लेखक आणि चित्रकारांना इथं बोलवलं वर्णन चित्रित केली आणि जगाला या परिसराची ओळख करून दिली कुणाचा तरी गैरसमज झाला की योसयमेटी हा शब्द म्हणजे इथं आलेल्या रेड इंडियन जमातीचं नावच आहे आणि म्हणून त्यांनी या परिसराला नाव दिलं योसोयमेटी काहीही असं या परिसरात आता नवनवे लोक यायला लागले सगळेच काही सौंदर्यपूजक नव्हते काही पूजक सुद्धा होते त्यांना तर इथली वृक्षराजे म्हणजे सोन्याची खाणच वाटली जंगलतोड सुरू झाली आणि काही लोकांना इथं अक्षरशः सोन्याची खाण सापडेल असं सुद्धा वाटलं त्यामुळे अनेक अर्थानी इथं गोल्डरश सुरू झाला याला वाली कोण या मनुष्य मनुष्यधाडीपासून या सुंदर परिसराचं रक्षण कोणी करायचं अनेक रक्षणवादी आणि अने निसर्गप्रेमी मंडळींनी गारहाणं मांडलं आणि एकोण अठराशे चौसष्ठमध्ये अमेरिकेचा अध्यक्ष एब्राहम लिंकन यांनी योसेमिटीची संपूर्ण दरी आणि हा भव्यच परिसर कॅलिफोर्निया राज्याकडे सुपूर्त केला त्याआधीच इथं एक हॉटेल झालं होतं व्यवस्थापक होता जॉन म्यूर हा तिशीतला तरुण या परिसराचा अगदी प्रेमातच पडला त्यांनी इथे नकाशे तयार केले खूप भटकला तो लेख लिहिले आणि राज्याचा तुटपुंज्या पैशातून या परिसराचं रक्षण करण्यापेक्षा अधिक काहीतरी महत्वाचं घडावं असं त्याला वाटलं ही नुसती राष्ट्रीय संपत्ती नाही तर तो राष्ट्रीय विसावा आहे असं त्याला वाटायचं त्यानं असं भव्य स्वप्न पाहिलं की जागो जागी अशी निसर्ग मंदिर, म्हणजे राष्ट्रीय उद्यानं व्हावी त्याच्या शब्दात सांगायचं तर thousands of tired, nerve-shaken, over-civilized people are beginning to find out that going to mountains is like going home. wilderness is necessary. अखेर या दृष्ट्याच्या प्रयत्नांना यश 1890 साली बेंजामिन हॅरिसन या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केला आणि कायद्याचं शिक्कामोर्तब केलं कॅलिफोर्निया राज्याकडून आता हे उद्यान मध्यवर्ती सरकारकडे परत गेले अमेरिकन संरक्षण खात्यानं अक्षरशः सैनिक नेमून त्याचं संरक्षण आणि प्रगती सुरू केली पण जॉन म्यूर इथंच थांबला त्यानं नंतरचे अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांच्यापर्यंत पोचून त्यांना हे उद्यान पाहण्याचं निमंत्रण दिलं एकोणीसशे तीनमध्ये अध्यक्ष रुझवेल्ट खरंच आले त्याने तीन रात्री तंबूत राहून या परिसराचा परिसरस्पर्श अनुभवला जॉन म्यूर आणि प्रेसिडेंट रुझवेल्ट यांची भेट म्हणजे दोन निसर्गप्रेमी दार्शनिकांची भेट त्यानंतर प्रेसिडेंट रुझवेल्ट यानी अमेरिकन लोकांसमोर एका भाषणात सांगितलं की नॅशनल पार्क्स आर फॉर द बेनिफिट्स अँड एन्जॉयमेंट ऑफ द पीपल आज अमेरिकेत सुमारे चारशे राष्ट्रीय उद्याने आहेत एकट्या युसेमिटी राष्ट्रीय उद्यानाला चार लक्ष लोक दरवर्षी भेट देतात एकोणीसशे सोळामध्ये सरकारनं राष्ट्रीय उद्यान सेवा विभाग म्हणजे नॅशनल पार्क सर्व्हिस सुरू केला त्यात वीस हजार पगारी आणि अनेक बिनपगारी स्वयंसेवक काम करतात आणि त्याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था या राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीसाठी झटून काम करतात पगारी असोत किंवा बिनपगारी प्रत्येक रेंजर प्रेमानं आणि आपलेपणानं मदत करतो निसर्गसहली मेळावे मुलांसाठी माहितीचे कार्यक्रम उद्यानाची स्वच्छता व्यवस्था अडकलेला लोकांची सुखरूप सुटका छायाचित्रांचे छंद वर्ग आणि रात्रीचा सुंदर रत्नखचित आकाशाची ओळख वा शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रान फुले सजल्या या हिरव्या वाटा मंगेश पाडगावकरांची कविताच हे रेंजर जम उलगडून दाखवतात तर राष्ट्रीय उद्यान ही अमेरिकेची अशी सर्वांग सुंदर कल्पना आहे या कल्पनेनं ॲन्सेल ॲडम्ससारख्या जगप्रसिद्ध छायाचित्रकाराला वेळ लावलं आणि त्यानं आपलं बहुतेक सगळं आयुष्य यशोमिटीलाच वाहिलं लिंकन हॅरिसन रुझवेल्ट हे तीन अध्यक्ष आणि जॉन म्यूर्स आणि ॲन्सेल ॲडम्स यासारखे स्वप्नशिल्पकार या, या सर्वांच्या प्रयत्नातून सर्वसामान्य माणसासाठी उलगडलेलं हे भव्य सुंदर जिवंत आणि सदाबहार महावस्त्र टॅपेस्ट्री ऑफ लाईफ अशा कितीतरी गोष्टी योसेमिटीचा निसर्गाशी कायमचं नातं निर्माण करून गेलेल्या कित्येक वेळेला इथे येण्याचं भाग्य मला मिळालं किती रानफुलं पाहिली किती छान छान जागी ट्रेकिंग केलं हॅफडोमच्या साक्षीनं कितीतरी छायाचित्र काढली नातेवाईक आणि मित्रांबरोबर ग्लेशियर पॉइंटला किती, किती वेळा अंगत पंगत केली मिरर लेक लेकमध्ये उमटलेली पर्वतांची प्रतिबिंब दरवेळेला नव्या नवलाईनं न्याहाळली रात्री तंबू ठोकून कॅम्पिंग केलं तेव्हा एकच तारा समोर असं ध्रुव करताना साक्षात कुसुमाग्रजांचीही आठवण केली एकोणीसशे चौदा साल हे खूप महत्त्वाचं वर्षी लिंकन ग्रँटला एकशे पन्नास वर्ष झाली म्हणून यशोमिठीचा वाढदिवस साजरा झाला त्या वर्षी आमच्या आमच्यासारखे लक्षावधी लोक यशोमिठीला मुद्दाम गेले होते पुन्हा त्या तीन पदरी प्रपातासमोर मी उभी होते मला वाटलं आज मी पुन्हा यशोमेतीत आहेत समोर धबधब्याचा तीन ताल आणि मनात अनेक आठवणींची स्वर धून जगते आनंद यज्ञे आमार निमंत्रण धन्य होलो जीवन हे रवींद्रनाथांचे शब्द तीच धून आळवत आहेत का असं वाटलं की तुझ्या स्वरमेळात माझ्याही क्षीणसुरांची एक ताण असं म्हणताना रवींद्रनाथांच्याही मनाच्या अवकाशात हेच महावस्त्र उलगडलं होतं का व्हायब्रंट टॅपेस्ट्री ऑफ लाईफ